श्रीराम समर्थ पंचिका अकरावी समास चौथा पूर्ण समाधान प्रकार ब्रह्मवृत्तीसहित सगळ्यांना आपल्या सर्वज्ञपणाच्या बळावर जाणते वृत्त्यादी मात्र संपूर्णपणे जड आहेत ते काय काय जाणू शकणार आहेत गर्भातील लेकरांला मातेचे परिपरिपूर्ण ज्ञान होऊ शकेल तरच अखंडपणे सर्वत्र असणाऱ्या ब्रह्माला वृत्ती जाणू शकेल गर्भस्थाला आईचे ज्ञान होऊ शकत नाही वृत्तीलाही ब्रह्म कळत नाही आणि त्यामुळे निराश व्हावे लागते तिच्या ब्रह्मानुभवाची गोष्ट तर दूरच राहिली अनुभव वृत्तीचा त्याग करून विचाराच्या साहाय्यानेच ब्रह्माशी अभिन्न व्हावे परिपूर्ण ब्रह्माला जाणून घेण्याच्या खटपटीत न पडता निश्चयाच्या बळावर आपण प्रत्यक्ष तेच व्हावे दृश्य म्हणून वृत्तीचा त्याग केला स्वप्रभेच्या बळावर शून्य ओलांडले की मग आपोआपच ब्रह्म अभिन्नपणे उरते जरी अगोचर म्हणजे इंद्रिया आपण जर त्यापेक्षा वेगळे असतो तर अनुभवाचा विकार सुखाने होऊ शकला असता पण आपणच ब्रह्म आहोत असे ज्ञान झाल्यावर आपल्याहून अभिन्न अशा ब्रह्माचा अनुभव कसा घ्यायचा कस्तुरीचा सुंदर दिसते या गोष्टी अथवा हे अनुभव केवळ आपण त्या त्या पदार्थांपेक्षा भिन्न असतो म्हणून शक्य होतात साखर साखरेची गोडी चाखू शकत नाही कस्तुरीला आपला सुगंध ओळखता येईल का डोळाच स्वतः आपल्याला आवडीने पाहू शकतो काय जीभ सर्व रसांचा आस्वाद घेऊ शकते पण स्वतःची चव तिला स्वतःला चाखता येत नाही पण त्यामुळे जिभेची रस जाण्याची क्षमता कोणी नाकारली आहे काय त्याप्रमाणे ब्रह्म आपण आपणाला एकादशी एवढे देखीलच अनुभव शकत नाही पण त्यामुळे त्याचे अनुभव्य म्हणजे अनुभवाचा विषय होणाची क्षमता रूप कोण नाकारू शकेल ब्रह्म आहे तसे आहेच पण त्याचा अनुभव कोणाला घेता येईल ते अखंड अद्वैत आणि अनंत असेच आहे द्वैताद्वैत अशा संज्ञांचा तरी इथे उपयोग काय त्याला नाव देण्याचा प्रयत्न फोलत जाणार आहे परब्रह्म अनिर्वाच्य असल्याने त्याच्या बाबतीत असे भिन्नत्वाने जाणण्याचे सर्व उपाय खुलतात हे ऐकून श्रोता स्वानुभवाने होय असे म्हणाला त्यावेळी त्याला प्रेमाने गहीवरून आले आणि त्याने वक्त्याच्या चरणांवर मस्तक ठेवले तो म्हणाला ब्रह्म हे निर्विकार आहे त्याचा अनुभव अभिन्न राहून घेता येतो तेथे द्वैत नसल्यामुळे अनुभूतीचा फापट पसारामुळेच नसतो चंचल माईकाच्या सहाय्याने त्याचा अनुभव घेतला तर तो अनुभव स्वाभाविकपणेच माईक ठरणार त्यामुळे ब्रह्म आपण स्वतः परिपूर्ण अखंड असल्याने त्याच्या पुढे चंचलाचे सर्व प्रयत्न निष्फल होतात आणि ते त्रासदायक शून्य शून्यपणामुळे मुळीच नाही असे ठरते कसले जड कसले चांच्या बरोबर शून्यत्वाचा विटाळही धुतला गेला आणि परमात्मा आपला आपण केवळ परिपूर्ण अशा स्वरूपात राहिला अशा प्रकारे ब्रह्माचे ब्रह्मत्व त्याला दिले निसंगाला निसंग केले निर्विकल्पाचेही सविकल्पण मोडून काढले आता संदेह उरला नाही संशयाला अवसर राहिला नाही तुमच्या अनुग्रहामुळे मी धन्य झालो माझ्या जन्माते सार्थक झाले श्रोत्याचे हे समाधानाचे उद्गार ऐकून वक्त्याला पूर्ण आनंद झाला त्याने एकमेकांना आलिंगन दिले त्या दोघांचेही डोळे त्या आनंदाने भरून आले वक्ता म्हणाला की माझ्या श्रमाचा आज परिहार झाला कारण तुम्हाला सदा शिव अशा परब्रह्माचे रहस्य कळले गुह्य ज्ञान प्राप्त झाले माझ्या अंतकरणात जे होते ते तुम्हाला अचानक कळले तुमच्या मनावर ठसले हेच द्ञान द्ञान पक्के ठेवण कायम राहील हे त्रिवार सत्य मी सांगत आहे श्रोत्याला अतिशय समाधान झाले त्यामुळे बोलणे खुंटले मौनालाही आवर घातला गेला परिपूर्ण घनदाट स्वानंद स्वरूप ब्रह्म ब्रह्मरूपाने चोरले आता ज्याच्या अंगी निर्विकल्पता पूर्णपणे बांधली त्याची वर्तुण कशी असते ते पुढील समासात सांगितले जाईल साधकानी लक्षपूर्वक ऐकावे इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे पूर्ण समाधान प्रकारे चतुर्थ समासहा श्रीराम समर्थ Thank <laughs> you.